लादूची पेन्सिल कासिमला चित्र काढायला खूप आवडत असे तोकदार दगड आणि काड्यांनी तो मऊ जमिनीवर चित्र काढत बसायचा पेन्सिल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते एकदा त्याच्या मनात विचार आला माझ्याकडे पेन्सिल असायला हवी होती मग मला किती छान छान चित्र काढता आली असती तेवढ्यात त्याला एक म्हातारा भेटला त्यानं कासिमला एक पेन्सिल दिली या पेन्सिलीनं काढलेली चित्र फक्त गरिबांनाच दे असं सांगून तो म्हातारा निघून गेला कासिमला खूप आनंद झाला त्यानं एक कोंबडीचं चित्र काढलं आणि काय आश्चर्य एकदम त्या चित्राची खरीच कोंबडी झाली मग त्यानं एक मांजराचं चित्र काढलं त्याचं पण खरंच मांजर झालं अरे ही तर जादूची पेन्सिल दिसते मग कासिमनं एक झेंडूच्या फुलाचं चित्र काढलं तेही खरंच फूल झालं मग त्यानं वही सद्रा, फुल फुलं अशी निरनिराळी चित्र काढली ती सगळीच्या सगळी खरी झाली गरीबांनी जे काही मागितलं त्या सगळ्याची कासिमनं त्यांना चित्र काढून दिली लवकरच ही बातमी राजापर्यंत पोचली राजानं कासिमला बोलावलं आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेलं झाड काढून द्यायची आज्ञा केली महाराज आपल्याकडे तर पुष्कळ धनसंपत्ती आहे मी फक्त गरिबांसाठीच चित्र काढतो असं म्हणून कासिमनं चित्र काढायला नकार दिला राजाला याचा फारच राग आला त्यानं नोकरांना आज्ञा केली याला तुरुंगात नेऊन टाका पण कासिम तुरुंगात स्वस्थ थोडाच बसणार होता तो तर हुशारच होता त्यानं आपली जादूची पेन्सिल घेतली आणि किल्लीचं चित्र काढलं वाह आता ती खरी किल्ली झाली त्यानं किल्लीनं लगेच तुरुंगाचं कुलूप उघडलं आणि पळून गेला